वाल्मीकिण सुंदरकंड सर्ग पंचिवा राक्षस राजा ने आज्ञा के मंत्रे सात पुत्र जे सत अग्निज्वलसारखे दैदिप्यमान होते ते, भवनत बाहर पड़े तोठे सैन्य होते धनुष्य होती अस्त्र शिक्षण वेट्यात श्रेष्ठ मानले गेलेले व जयाच्या हाती एकमेकाहून वरचढ होण्याची इच्छा बळणारे असे ते महाबलवान होते सोन्याच्या जाळ्यांनी मढवलेले ध्वज आणि पताका लावलेले घोडे झोडलेले असे मेघासारखा गडगडाट करणारे रथ घेऊन ते बाहेर पडले शुद्ध सोनाने मढवलेली धनुष्य ताणीत आणि त्यांचा आवाज काढी अतुल पराक्रमी पुत्र हर्षयुक्त होऊन विजेच्या चमकार्यासह असणाऱ्या मेघासारखे बाहेर पडले तेव्हा त्यांच्या आया किंकर राक्षस मारले गेले हे समजल्यामुळे आपल्या हो, ते शुद्ध सुवर्णाची अंगावर घातलेले एकमेकांची चढावड करीत तोरणावर बसलेल्या हनुमंताकडे येऊन पोहोचले रथांच्या गडगडाटाच्या आवाजात पावसाळ्यातल्या मेघाप्रमाणे ते राक्षसरूपी मेघ बाणांची वृष्टी करू लागले त्यांच्या शरवृष्टीने हनुमान झाकून गेला जणू पावसाच्या धाराने झाकून गेलेला पर्वतराज तसा तो, तो दिसू लागला तो वानर चपळाई करीत ते शर चुकू लागला आणि विमाला आकाशात फिरत रथांच्या चारी चुकू लागला धनुष्य धारण करणाऱ्या मेघांची शक्तिमान वारा आकाशात जसा खेळ करतो तसा तो, तो वीर त्या धनुर्धारी अशी आकाशात खेळ करीत असलेला दिसत होता भयंकर नाद करून त्या मोठ्या सैन्याला घाबरवून सोडीत वीरमान वीर्यवान हनुमानाने त्या राक्षसांवर झडप घातली कित्येकानं त्या शत्रुमर्दनाने चपराखानी मारले तर कित्तेकाना पायाने कित्येकानं बुक्याने तर कित्तेकाना नखाने उरबाडून काढले कित्तेकाना आपल्या छातीने चिरडले तर कित्तेकाना मांड्याने काही तर त्याच्या गर्जनेनेच तेथ्या तेथे भूमीवर कोसळून पडले ते असे खाली पडतात ते सैन्य सारे भयभीत होऊन दशोदिशांना निघून गेले हत्ती भेसूर आवाज काढू लागले घोडे भूमीवर पडले बैठकी धोज, छत्रे सर्व मोडून गेलेल्या रथाने भूमी झाकून गेली वाटेच स्त्रवणाऱ्या रक्ताचा जणू नद्या वाहू लागल्या नाना प्रकारच्या आवाज लंका चमत्कारिक रीतीने निनादू लागले अशा रीतीने त्या गर्वेष्ठ राक्षसांचा वध करून तो महापराक्रमी बलवान वीर वानर आणखी राक्षसांशी युद्ध करण्याची इच्छा धरून त्याच तोरणावर गेला सुंदरकांडाचा पंचेचाळीसावा सर्ग समाप्त